प्रकरण नऊ प्रगल् ऑड्री हेपन पण स्वतःच्या वैवाहिक जीवनाच्या अपयशाचे विवेचन अतिशय आत्मविश्वासपूर्वक करते नीती मूल्यांवर तिची गाढी निष्ठा होती त्यानुसार जीवन व्यतीत करण्याचे तिचे स्वप्न होते तिला वाटत असे कि तिचे पहिले लग्न मोडल्यानंतर तिने ठरवले होते की तिने जर दुसरे लग्न केलेच तर त्याच्या यशाचा आड मी माझी कीर्ती लोकप्रियता संपत्ती येऊ देणार नाही व्यक्तिगत आनंद कशात आहे ते तिला चांगलेच माहित होते शॉन नंतर तिला अजून एक गुटगुटीत बाळही हवे होते तिला वाटले होते की दुसरे लग्न यशस्वी होईल पण आंद्रेया तिच्यापेक्षा वयाने बराच लहान होता त्यामुळे घडले ते कदाचित घडणारच होते पण शारीरिक आकर्षणापेक्षाही तिला प्रेमाने ओथमलेले वैवाहिक जीवन हवे होते व पहिले दोघांचे मिळून एक मुलंही हवे होते कोणालाही लग्नानंतर पहिले मूल लवकर व्हायला हवे असे तिला वाटे खरोखर घटस्फोट हा माणसाच्या आयुष्यातील सर्वात कटू अनुभव आहे तो टाळण्यासाठी तिने जीवाचा आटापिटा केला तसा तो तिने दोन्ही लग्नांमध्येही केला एकतर तिला वैवाहिक जीवनाविषयी अत्यंत आदर होता व मुलांसाठी घटस्फोट योग्य नव्हता पतीवर जीवापाड प्रेम केले की सगळे काही ठीक होते पण तिला तसे काही अनुभवाला आले नाही विवाहाचा अर्थ तिला समजे तो एकच दोन व्यक्ती एकमेकांवर मनापासून प्रेम करतात व त्यांना एकमेकांच्या सहवासात कायम राहायचे असते मी जर पतीची भावनिक वा शारीरिक इच्छा करत नसेल अजूनही त्याच्या काही अपेक्षा पूर्ण करत नसेल व त्याला दुसऱ्या स्त्रीची गरज भासत असेल तर मी त्याच्या आयुष्यातून निमूटपणे बाजूला होईन त्या पतीला चिकटून राहणार नाही पटत नसताना एकत्र राहून कायम कलहनाट्यच अनुभवायचे यात काही अर्थ नाही ऑड्री व आंद्रे विभक्त झाल्यानंतरही ऑड्री लुकासाठी रोममध्ये राहिली त्याच्या मनावर त्यांच्या विभक्त होण्याचे परिणाम होऊ नये असे तिला वाटत होते अडरीच्या आयुष्यातील विरोधाभास असा की विवाह करून पतीबरोबर आजन्म राहावे असे तिचे स्वप्न तिच्या दोन्हीही पतींनी पूर्ण केले नाही वास्तविक मेल फेरर व आंद्रे या दोती हे दोघेही असामान्य नामवंत होते उत्कट प्रेम करणारे बुद्धिमान आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व असणारे पुरुष होते तरी त्यांनी तिच्या आदर्शांचा स्वप्नभंग केला तिच्या भावनिक अपेक्षा पूर्ण करणारा पुरुष पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात आला त्याचे नाव होते रॉब बोलडर्स त्याच्याशी तिने विवाह केला नाही पण तो आजन्म तीची सोबत मोठ्या निष्ठेने करीत राहिला रॉब बोलडर्स हा पेक्षा सात वर्षांनी लहान होता त्याचा जन्म हॉलमधील होता ऑड्रीची ओळख झाली तेव्हा त्यांना शोध लागला की दोघेही महायुद्धाच्या काळात नाझी लष्कराच्या ताब्यात असलेल्या एकमेकांच्या शेजारी असलेल्या गावात राहत होते रॉबने अभिनयाचे शिक्षण घेतले होते त्याने काही युरोपियन चित्रपटांमध्ये काम केले होते त्यानंतर तो हॉलिवूडमध्ये आला हॉलिवूडमधील चित्रपटसृष्टीत त्याचा बऱ्यापैकी जम बसला चौतीस वर्षांचा असताना रॉब ओबेरॉन नावाच्या एकोणसाठ वर्षाच्या स्त्रीच्या प्रेमात पडला ती एक घटस्फोटिता होती रॉब आणि ओबेरॉन यांचे प्रेम फुलत गेले व त्यांनी एकोणीसशे साली विवाह केला ओबेरॉन ही चित्रपटसृष्टीत वावरणारी होती परंतु तीही राजघराण्यातील होती तिच्याबरोबर राहण्यासाठी लग्नानंतर रॉबने आपले करिअर सोडून दिले लोक म्हणत की तिला सुखी ठेवण्यासाठी तो तिची जणू पूजाच करतो परंतु एकोणीसशे साली अडुसष्ट वर्षाची असताना ओबेरॉनला मृत्यूने गेरले रॉब मनोमन उद्धवस्त झाला ती रॉबसाठी दोन मिलियन डॉलर्स व दागिनेंची संपत्ती सोडून गेली परंतु रॉबच्या आयुष्यात मात्र प्रचंड पोकळी निर्माण झाली ओबेरॉनच्या शेवटच्या आजारात तिने रॉबला विनंती केली की माझ्या मृत्यूनंतर तू आपले आयुष्य दुःखात घालवू नकोस तुला साजेल अशा मुलीशी तू विवाह करॉबची ऑड्रीशी जेव्हा पडली तेव्हा त्याला ऑड्री व ओबेरॉन यांच्यात खूपच साम्य जाणवले तिचे निरागस सौंदर्य तर ता त्याला आवडलेच पण तिच्या वेशभूषेची शानदार पण खानदानी आवड, आवड त्याला भावली पहिल्या काही भेटीतच दोघांनाही एकमेकांबद्दल जिव्हाळा वाटू लागला दोघांनाही एकमेकांबद्दल होते पण त्या व्यतिरिक्त काही नव्हते ऑड्री त्याला खूप आवडत होती ओबेरॉन गेल्यानंतर ऑड्रीने त्याचे सांत्वन केले त्याला धीर दिला ऑड्री व ओबेरॉनची जुनी ओळख होती ऑड्रीला कळले होते की तिच्या मृत्यूने तो पार उद्धवस्त झाला आहे तो तिच्या जवळ त्याचे दुःख मुक्तपणे आदर होता प्रथम भेटीतच ते एकाच वेव्हंथवर आहेत हे ते त्यांच्या लक्षात आले होते पण प्रेमात पडण्यासारखी मनस्थिती दोघांचीही नव्हती ते एकमेकांचे स्वभाव व दुःख समजू शकत होते दोघेही अतीव दुःखाचा सामना करीत होते त्यांची मैत्री भेटी हळूहळू वाढत गेल्या त्यानंतर ऑड्रीला वरचे वर दुःखी प्रसंगांना सामोरे जावे लागले ऑड्रीची मावशी काही दिवसांच्या आजाराने मृत्यूमुखी पडली ऑड्री स्वतःच्या आईपेक्षाही तिला जास्त मानत होती ती मावशीही स्वित्झर्लंडमध्ये राहत होती ऑड्री व रॉप तिच्या तिला वारंवार भेटायला जात दोघांनी मिळून तिची खूप काळजी घेतली अखेर एकोणीसशे शहाऐंशी मध्ये ऑड्रीच्याच मांडीवर तिने शेवटचा श्वास सोडला ऑड्रीच्या पित्याने रस्टनने ऑड्रीला एकोणीसशे मध्ये पोरके केले होतेच त्यानंतर एकोणीसशे एकोन साली जेव्हा मेल फेररला समजले ऑड्रीचे वडील आयर्लंडमध्ये आहेत त्यावेळी मेल ऑड्रीला आवर्जून तिकडे घेऊन गेला व अनेक वर्षांनंतर त्याने पिता गाठ घालून दिली त्यानंतर ते एकदा ऑड्रीकडे स्वित्झर्लंडमध्ये गेले होते ऑड्रीने आपल्या वडिलांचा फोटो फ्रेम करून घरात ठेवला होता तिची आपल्या पित्यावर विलक्षण श्रद्धा होती एकोणीसशे ऐंशीच्या ऑक्टोबरमध्ये ऑड्रीला बातमी कळली की तिचे वडील खूप आजारी आहेत पण त्यांना एकटीने भेटायला जाण्यास ती नाही रॉप तिच्यासोबत गेला दोघेही डबलिनला जाऊन जोसेफ रेस्टनला भेटले त्यावेळची आठवण रॉप सांगत असे ऑड्रीचे वडील तिच्याशी कधीच मोकळेपणाने बोलू शकले नाहीत परंतु मला मात्र त्यांनी सांगितले माझी मुलगी किती वेगळी आहे किती प्रेमळ आहे तिने दिगंत कीर्ती मिळवली आहे त्यांच्या मनात तिच्याबद्दल ओतप्रोत प्रेम भरून राहिले आहे तिच्यातील अनुपमेय गुणांचा त्यांना खूप अभिमान वाटे त्यांना दुःख होते की तिच्या बालपणी ते तिला सोडून गेले व तिच्याविषयी वाटणाऱ्या प्रेमाचा प्रत्यय तिला प्रत्यक्षात कधी देऊ शकले नाही याची त्यांना मरताना विलक्षण खंत वाटत होती दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोळा ऑक्टोबर एकोणीसशे या दिवशी अंत झाला त्यावेळी त्यांचे वय नव्वद वर्षांचे होते सर्व अंत्यसंस्कार खाजगी स्वरूपात पार पडले वडील कसेही वागले होते तरी ऑड्रीच्या मनात त्यांच्याविषयी कधीच कटुता नव्हती याचे आश्चर्य होते उलट तिला त्यांची कीव येत असे फॅसिझमच्या चळवळीत ते चुकून पडले होते अविश्वसनीय मित्रांच्या गराड्या पडले होते असे ऑड्रीला वाटे रॉपजवळ ते तिच्याबद्दल किती तळमळीने बोलत होते हे कळल्यानंतर ऑड्रीला खूप समाधान वाटले निदान त्यांच्या मृत्यूच्या आधी तरी तिला समजले की तिच्या पित्याचे तिच्यावर अपार प्रेम होते ऑड्री व तिच् आई या ऑड्री जन्मापासन महायुद्धा का इंग्लडम हॉल्डमदे अमेरिकेत ही एकमेकींज सतत सहवास होत दोगींसे एकमेकींबर नितान्त प्रेम आले तरी ही ऑड्रीला आई की मते कधी पटली नौती हो ऑड्रीला तिचा आई ने शिकवले कि मणसाने ताट उभे रहा ताटपणे बसा कड़क शिस्तीत रहावे वाइन प्या चॉकलेट्स खावी व दिवसाला फत दोन सिगरेट्स ओढ़ावे तिने ऑड्रीच्या दोन्ही विवाहांना विरोध केला होता तिने पक्के ओळखले होते की ते दोघेही ऑड्रीच्या स्वभावाशी मिळते जुळते नव्हते परंतु रॉपची मात्र ती नेहमीच स्तुती करीत असे त्याच्याशी ऑड्रीने कधीच विवाह केला नाही तरीही रॉप जीव एलाची ओळख झाली ती एला अंथरुणाला खेळलेली असतानाच पण ते दोघेही एकमेकांशी डचमध्ये संभाषण करीत एला ही रॉप जवळ ऑडरी विषयी भरभरवून बोलत असे कारण खानदानी विक्टोरियन शिष्टाचारानुसार ती सुद्धा ऑडरीजवळपणे मोकळे करू शकत नव्हती एलाचे आपल्या पतीवर जीवापाड प्रोसेफ फॅसिस झाल्यामुळे एलाच्या वडिलांनीच त्याला एलापासून दूर जाण्यास सांगितले होते कारण फॅसिझमच्या चळवळीसाठी त्याने एलाचा वडिलोपार्जित पैसा वापरला होता हे जेव्हा एलाला समजले होते तेव्हा तिच्या दुःखाला पारावार राहिला नव्हता कारण तिचे जोसेफवर अपरंपार प्रेम होते एला अंथरुणाला खेळलेली असताना तिने तिची व जोसेफची प्रेमपत्रे रॉपच्या स्वाधीन केली ती सुद्धा रॉप जवळ आपल्या मुलीविषयी अभिमानाने भारावून जाऊन बोलत असे ऑड्रीने भूमिका केलेल्या फनी फेस या चित्रपटाचा लेखक लिओनार्ड गेर्श व एला यांच्या खूप गप्पा होत असत बुद्धिमान असणाऱ्या ऐलाला त्याच्याकडून जीवनविषयक ज्ञान मिळत असे एला, एला बरेचदा ऑटरी बरोबर चित्रीकरणास जात असे त्यावेळी त्या दोघांची तिथे गाठ पडे ऑटरी चित्रीकरणात दंग असताना ते दोघेही कॉफी हाऊसमध्ये जाऊन गप्पा मारित असत एलाचे व्यक्तिमत्व भारतस्त दिमाखदार होते ती बुद्धिमान तर होतीच त्यामुळे दोघांच्या गप्पा खूप रंग लॉस एंजलीसमध्ये असताना ग्रेगरी पेक ची पत्नी व्हेरोनिक व एला यांची ओळख झाली त्या दोघींच्याही एकत्र येऊन गप्पा होत असत ऑड्री व तिची आई या दोघींमधले संभाषण मात्र असे हसत खेळत कधीच होत नसे ऑड्री आपल्या आईची स्तुती करीत असे तिच्या व्यक्तिमत्त्वाचा तिला आदरही होता पण मन त्यांचे बोलणे होत नसे ऑड्री लॉस एंजलीसमध्ये आपल्या कामासाठी राहत असताना एला सॅन फ्रान्सिस्कोमध्ये स्वतःचे घर करून राहिली होती तेथे ती व्हिएतनाम युद्धामध्ये सापडून अनाथ झालेल्या मुलांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेमध्ये सेवा करीत होती अधूनमधून ती ऑड्रीला भेटावयास लॉस एंजेलिसमध्ये जात होती एला ही एक कडक शिस्तीची आई होती तिला ती तिच्या सरदार घराण्याचा अभिमान होता व ऑड्रीवर तसेच संस्कार असावेत असे तिचे मत होते तिचे व्यक्तिमत्व ऑड्रीला कठोर पण प्रभावशाली वाटत असे समाजात मिसळताना तिला स्वतःच्या शानदार व्यक्तिमत्वाची जाणीव असे ऑड्रीचा स्वभाव मात्र तिच्या उलट होता ती अत्यंत शालीन होती सामान्य लोकांमध्ये सामान्य होऊन राहणेच तिला आवडत असे अशा भिन्न स्वभावांमुळे दोघींमध्ये एक अदृश्य भिंत उभी होती खरे तर दोघींमध्ये एक साधर्म्यही होते दोघींच्या मनात जे ते त्या आपापल्या टोकाच्या दिशेने जाऊन जिद्दीने पूर्ण करीत माझ्या जगतच्या मुलीची मी आई आहे असे एला म्हणत असे एला एकदा गैरशला मनाली होती की ती जेव्हा तरुण होती तेव्हा तिला तीन गोष्टी हव्या अशा वाटत मी सुंदर दिसावे माझा बांधा कायम कमनीय असावा व मी उत्तम अभिनेत्री व्हावे माझं हे स्वप्न कधीच पूर्ण झाले नाही पण तिच्या मुलीने मात्र हे शंभर पूर्ण केले आई आई ती सुंदरही होती कमनीयही होती आणि उत्तम अभिनेत्रीही होती एलाचे प्रेम ऑड्रीला मात्र उघडपणे कधीच दिसले नाही ऑड्रीला तिची आई म्हणून आईचा खूप राग येत असे पण मैत्रीण म्हणून ती ऑड्रीला आवडत असे गैरिशला आपल्या जीवाभावाच्या मित्राला तिने तोलेशेनाजहून एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये शेवटचे पत्र लिहिले पाकिटात एलाने आपला फोटोही घातला होता त्या पत्रात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या हा स्वित्झर्लंडमधील अतोनाथ बर्फवर्षाव थांबला की तू भेटायला ये त्यावेळी आमच्या सुंदर बागेत खूप फुले फुललेली असतील फुलपाखरे आनंदाने बागडत असतील ती फुलपाखरे स्वच्छंदी आनंदी व मुक्त असतील पुढे येला त्या पत्रात लिहिते आय लव्ह यू लेनी लिओनार्ड गेर्श हा लेखक म्हणतो एलाने असे आधी पाठवलेल्या कुठल्याही पत्रात लिहिले नव्हते आणि त्यानंतरही मी तिच्याकडून कधीच ऐकू शकलो नाही बॅरेनेस एला तोलेशेनाज या स्वित्झर्लंडमधील ला पेसिबल या आपल्या मुलीच्या ऑड्रीच्या घरात शेवटची सलग दहा वर्षे राहत होती त्याच घरात सव्वीस ऑगस्ट एकोणीशे रोजी तिचे निधन झाले त्याच्या आधी ऑड्रीचा भाऊ अलेक्झांडर याचा अपघाती मृत्यू झाला होता तो धक्का एला सहन करू शकली नव्हती ऑड्रीलाही प्रिय व्यक्तीच्या मृत्यूला आता वारंवार सामोरे जावे लागत होते एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये रोमन हॉलिडेचा दिग्दर्शक ऑड्रीचा जवळचा स्नेही विल्यम वाधन झाले वर्षानुवर्षे एकनिष्ठपणे तिचा एजंट म्हणून काम करणाऱ्या कुर्ट फ्रेंगला अर्धांगवायूचा झटका आला तो अंथरुणाला खिळून होता लोकांनी ऑड्रीला एजंट बदलायला सांगितला परंतु ऑट्रीने तसे केले नाही तेव्हा अर्थातच आदर्श मानवी मन म्हणून ऑड्रीला सर्वांनी नावाजले या सर्व प्रसंगामध्ये रॉपची तिला धीराची साथ होती आता रॉब तिच्या स्वित्झर्लंडच्या घरी तिच्याबरोबर राहू लागला होता परंतु तेही सोपे नव्हते लुका रॉपचा तिरस्कार करीत असे लुका ऑटरी असताना तो रॉबला अजिबात फिरकू देत नसे खूप मागे मागे करीत असे आंद्रेयालाही मुलगा स्वतःच्या जवळ रोम मध्ये राहावा असे वाटत होते कायद्यानेही ती तरतूद झालेली असल्यामुळे लोक शेवटी रोम मधील शाळेत जाऊ लागला रॉपच्या विषयी लोकांचे मत चांगलेच होते त्यांना वाटे मेल फेर व आंद्रेया दोती हे दोघेही ऑड्रीचे मन ओळखू शकले नाहीत स्वार्थी व्यवहारी महत्वाकांक्षा व पुरुषी अहंकार त्यामुळे ते ऑड्रीवर वर्चस्व गाजवीत रॉब मात्र फार वेगळा होता रॉबला मायग्रेनचा डोकेदुखीचा त्रास होता पचनाचाही प्रॉब्लेम होता रॉबचे बालपणही ऑड्रीसारखेच हॉलँडमध्ये युद्ध काळात हलाखीचे गेलेले होते उपासमार अर्धपोटी राहणे व मानसिक धक्का याचा परिणाम जन्मभर त्यालाही भोगावा लागत होता ऑड्रीच्या लक्षात आले होते की दोघांमध्ये ही एक गोष्ट सामायिक होती दोघेही डच भाषाच बोलत असत रॉपच्या प्रेमळ निस्वार्थ स्वभावामुळे ऑडरीला तिला अपेक्षित असलेले प्रेम कड़ून मिळू लागले होते तिच्या सुखदुःखात तो मनापासून समरस होत होता सर्व प्रवास व उद्योग ते एकत्रपणे करू लागले रॉप सतत ऑडरी राहू लागला एका पत्रकाराला उत्तर देताना ऑडरी म्हणते माझे रॉपवर विलक्षण प्रेम आहे आमचे प्रेम अर्थातच रोमिओ सारखे रोमॅंटिक नाही त्या प्रेमात परिपक्वता आहे आमचे वादही होतात पण आमची घट्ट मैत्री आहे आम्ही एकमेकांना समजू शकतो आमच्या आवडीनिवडीही समान आहेत झगमगाटापासून दूर राहणे आम्हाला दोघांनाही आवडते निसर्ग सान्निध्यातील निरामय शांतजीवन हे मला प्रथमपासूनच आवडत होते तसेच रॉबलाही आवडते आम्हाला एकत्र प्रवास करायला आवडतो त्याने जणू आपले जीवन माझ्यावरील प्रेमाला समर्पित केले आहे पण मी ही त्याची जान ठेवते त्याला समजून घेते एकदा ऐलाही मनाली होती दोन पती ऑड्रीला कधीही समजू शकले नाहीत हे ऑड्रीने नाही पण मी मात्र चांगले ओळखले होते माझा ऑडरीच्या दोन्ही विवाहांना विरोध होता पण ड्रॉब मात्र ऑड्रीचा खरा साथीदार म्हणून योग्य आहे आतापर्यंतच्या स्वतःच्या जीवनातील अनेक टोकाचे चढ उतार पाहून ऑड्री आता खऱ्या अर्थाने प्रगल्भ झाली होती तिच्या आयुष्यातील हा महिलाचा दगड होता तिने आईच्या मृत्यून चार वर्षे चित्रपटात काम केले नाही नंतर तिने काही दूरदर्शनची व चित्रपटांची कामे स्वीकारली परंतु ती आता जनमानसात एक आदरणीय व्यक्ती म्हणून ओळखली जाऊ लागली तिच्या आंतरराष्ट्रीय लोकप्रियतेला आता एक आदराची श्रद्धेची झालर लाभली होती अनेक समारंभांना सन्माननीय पाहुणी म्हणून तिला आमंत्रित करण्यात येत होते एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूटने कॅरी ग्रँडचा सत्कार केला तेव्हा एक चांगला मित्र म्हणून तिच्याच हस्ते तो करण्यात आला कॅरी ग्रँडच्या डोळ्यात त्या प्रसंगी अश्रू उभे राहिले आयुष्य उतरणीला लागले तारुण्याची धुंदी उतरू लागली कि प्रत्येकच माणूस भावना प्रधान होतो गाडीवूडच्या थो। तार का कागदी फुलच ठरत असते सॅन फ्रान्सिस्को मध्ये युबर्ट या ऑर्डरीच्या सततच्या वेशभूषाकाराला कॅलिफोर्निया आर्टचे लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळाले त्यालाही ऑड्री सन्माननीय पाहुणी म्हणून आवर्जून उपस्थित राहिली ऑड्रीच्या दोन गर्भपातांनंतर झालेला मुलगा शॉन म्हणजे ऑड्रीचे निसर्गाने दिलेले लाइफटाइम टाईम अचीवमेंट अवॉर्डच होते शॉन आता 24 वर्षांचा झाला होता त्याच्या हातात हात जात असताना ऑड्रीला आपल्या तरण्याबांड सहा फूट तीन इंच उंचीच्या देखण्या मुलाचा अतिशय अभिमान वाटे शॉनचा इटालियन डिझायनर मरीना स्पादाफोरा हिच्याशी थाटात विवाह झाला त्यावेळी ऑड्रीने आपल्या मुलाला सुनेला हॉलिवूड हिल्समध्ये तीन लाख पंच्याहत्तर हजार डॉलर्स किमतीचे आलिशान घर भेट म्हणून दिले ही तिच्या स्वतःच्या कष्टाची कमाई होती माता पुत्रांची ही एक अनन्य जोडी होती आईच्या वात्सल्याची जाण शॉनने मनात कायमची जपून ठेवली मोठ्या अभिमानाने स्वतःच्या आईचा आदर्श स्वतःच्या जीवनात आजही नजरे समोर ठेवत तो आपले जीवन व्यतीत करत आहे आपोआपच तिला साध्य होत होते ती जणू साक्षात लक्ष्मी होती कारण त्या कमावलेल्या धनामध्ये एक पवित्र मन होते जुने चित्रपट जतन करून ठेवण्यासाठी न्यूयॉर्कच्या म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट्स या संस्थेने त्यांच्या फंड रेझिंग कार्यक्रमात ऑड्रीच्या चित्रपटांचे प्रदर्शन करण्याचे योजले होते त्याला एक हजार डॉलर्सचे तिकीट होते तिचे रोमन हॉलिडे सबरीना फनी फेज ब्रेकफास्ट ॲट टिफिनी माय फेअर लेडी रॉबिन अँड मरियन असे तुफान लोकप्रिय झालेले चित्रपट दाखवण्यात आले ऑड्रीचा करिश्मा अजूनही इतका ताजा होता केवळ तिच्यामुळे सर्व तिकीटे विकली गेली व त्याचे श्रेय केवळ तिचे आहे हे जाणून संस्थेने तिचा भव्य सत्कार केला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या साठाव्या ऑस्कर अवॉर्ड समारंभात तिला ग्रेगरी पेकला अवॉर्ड देण्याचा सन्मान मिळाला कॅरी ग्रँड फ्रेड ॲस्टेअर यांच्या सत्काराच्या वेळीही ती सन्माननीय पाहुणी म्हणून आवर्जून उपस्थित राहिली रॉब नेहमीच तिच्याबरोबर राहून तिची व्यवस्थित काळजी घेत होता ऑड्रीला त्या दिमागदार समारंभांना झोकदार कपडे घालून मिरवणे अजिबात आवडत नव्हते परंतु तिच्या एकेकाळच्या सहकार्यांचा ती मान राखत होती त्यांचे कौतुक करीत होती ऑड्री स्वतपेक्षा भोवतीच्या माणसांचा विचारच अधिक करीत असे ऑड्री व रॉब यांना मनापासून आवडलेला प्रसंग म्हणजे हॉलँडमधील फिल्म अँड फॅशन हा शानदार समारंभ ऑड्रीने त्या उत्सवाचे अठरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी उद्घाटन केले हॉलँडमधील भल्याभुऱ्या आठवणींना रॉब व ऑड्री दोघांनीही उजाळा दिला त्या उत्सवाला हॉलँडमधील प्रसिद्ध कलाकार लेखक व सर्व बड्या असामी हजर होत्या युबर्ट चिवांशी या ऑड्रीच्या वर्षानुवर्षाच्या वेशभूषाकाराने निर्मिती केलेल्या परफ्युम्सची मोठी विक्री चाली त्यातील सर्व कमाई युनिसेफला अर्पण करण्यात आली ऑड्रीनेही सढळ हाताने मदत केली दुसऱ्या दिवशी ह्युबर्ट जीवशीच्या डिझायनर कॉस्ट्युम्सचे भव्य प्रदर्शन भरले त्यात ऑड्रीने स्वतःचे चार बॅग्स भरून सुंदर ड्रेसेस प्रदर्शनात ठेवण्यासाठी दिले ह्युबर्टही डच होता ॲमस्टरडॅमच्या आसपास फिरत असताना हॉलेंडच्या प्रसिद्ध पवनचक्क्या दिसू लागताच ऑड्री व दोघांनाही जुन्या घरी आल्यासारखे वाटले काही प्रसंगी ऑड्रीची एलिझाबेथ टेलर या प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्रीशी गाठ पडे त्या दोघींची घट्ट मैत्री होती एलिझाबेथ टेलर एड्स या जीवघेण्या रोगाने पीडित लोकांसाठी भरपूर पैसा खर्च करून मोठीच मदत करीत होती त्यामुळे ऑड्रीची ती जीवलग मैत्रीण होती तिला एलिझाबेथ नितांत आदर वाटत असे या सर्व लोकांबरोबर वावरत असताना ऑड्रीची तिच्या घराची स्वित्झर्लंडची ओढ मात्र कमी होत नसे कधी एकदा आपल्या शांत सुंदर फुलांनी वृक्षवल्लींनी वेडलेल्या घरी जाऊ असे तिला होत असे ऑड्री मल्टीमिलियन झाली होती तिने स्वतःची अशी अनन्य साधारण कमाई करून ठेवलेली होती आता तिला काम करावेसे वाटत नव्हते तरी अत्यंत आग्रह केल्यामुळे ती दूरदर्शनच्या फिल्म्स काही शोज इत्यादी कामे स्वीकारत होती सर्व जबाबदाऱ्या संपल्यानंतर जीवनातील नातेसंबंधाच्या संघर्षातून मुक्त झाल्यानंतर वृद्धावस्थेकडे झुकणाऱ्या ऑडरीला रॉपच्या सहवासात व स्वित्झर्लंडच्या घरात एक प्रकारचे स्वास्थ्य लाभू लागले होते वयाची साठी उलटल्यावरही ऑडरी तरुणपणी होती तशीच सडपातळ कमनीय बांध्याची टपोऱ्या डोळ्यांची सौंदर्यवती भासे तिला लोक याचे रहस्य विचारीत ती विचारपूर्वक उत्तर तिची आजी तिच्या वडिलांची आई ऑड्रीसारखीच कायम सडपातळ होती ऑड्रीचे वजन प्रमाणाबाहेर कधीच वाढले नाही पण त्यासाठी तिला काहीही प्रयत्न करावे लागत नाहीत तिची उंची पाच फूट सात इंच तर वजन कायमच पन्नास किलोच्या आसपास तिची ठेवणच तशी होती ती तिला आवडते ते, ते सर्व मनसोक्त खात असे तिला गोड आवडे चॉकलेट्स आवडत ती त्या नाकारत नसे पण बाकी मुळातच ती होती कोणाला वाटते ऑड्रीने प्लास्टिक सर्जरी करून आपले सौंदर्य टिकवले असावे परंतु तिचे सौंदर्य अतिशय नैसर्गिक होते ती देवदत्त देणगी होती तसेच तिच्या निराकस निष्पाप मनाचे प्रतिबिंब तिच्या सौंदर्यात उमटत असे ती बॅलेरीना होती तिला नृत्य आवडे हे सुद्धा तिच्या कमनीय शरीरीचे रहस्य होते तिलाच पखेटी पदार्थ आवडत ते स्वतः बनवणे तिला आवडे खाण्यापिण्याच्या बाबतीतही ऑड्री शौकीन होती ऑड्रिचे स्वित्झर्लंडचे घर मोठे देखने होते तिला फुलांची खूपच आवड होती तिने गुलाबाची विस्तीर्ण बाग जोपासलेली होती स्वतः भली मोठी बास्केट हातात घेऊन बागेतील फुले गोळा करण्याचा तिचा नित्यक्रम होता हरतरेची फुलझाडे वृक्षवेलींनी तिची विस्तीर्ण बाग वसंत ऋतूत अक्षरशः नंदनवन वाटे तिला तिच्या फळबागेतून हिंटताना समृद्ध वाटत असे चेरीज प्लम्स सफरचंद नाशपत्ती ॲप्रिकॉट स्ट्रॉबेरीज अशी विविध फळझाडे फर फळांनी लगडलेली बघण्यात हॉलिवूडच्या चित्रीकरणाच्या सेटपेक्षा तेथे तिला अधिक प्रसन्न वाटत असे तिचा जाणता माळी तिच्याकडे वीस वर्षांहून अधिक काळ काम करीत होता ऑड्रीच्या जवळच्या नातलगासारखाच तो होता त्याने तिच्या आयुष्यातील सर्व चढउतार पाहिले होते परंतु तिची ती बाग मात्र त्याने सदैव फुलती फळती ठेवली होती जियोवानी हा तिचा माळी मुळात एक गरीब धनगर होता एकदा अतीव दुष्काळाच्या काळात त्याच्या सर्व मेंढ्या प्राणास मुकल्या त्याच्या संकट काळात ऑड्रीने त्याला व त्याच्या बायकोला घरी आणले व सर्व बाग त्यांच्यावर सोपवली ऑड्री त्याच्याबरोबर स्वतः बागकाम करीत असे तो तिचा मोठाच विरंगुळा होता ऑड्री बाकीतील प्रत्येक झाडाला जवळून ओळखतच वृक्षवेली अत्यंत संवेदनशील असतात त्यांच्या संवेदना जणू ऑड्रीला जाणवत असत कोणते झाड नाजूक प्रकृतीचे आहे कोण बर्फ दिवसात हिवाळ्यातील थंडीला पुरून उरू शकते कोणत्या झाडाला तो हिवाळा सहन होणार नाही हे तिला माहीत झाले होते तिची संवेदनशीलता प्रत्येक झाडाची प्रकृती जाणत होती त्यानुसार ती माळ्याला सूचना देत असे संत तुकारामाच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे या वचनाचा प्रत्यक्ष प्रत्यय ऑडरी घेत होती तिच्या बागेत अनेक पक्षी असत कुत्री मांजरे असे पाळीव प्राणी बागेत व घरात मुक्तपणे वावरत हिवाळ्यातील बर्फ वर्षावातही ऑटरीला प्रसन्न वाटत असे बर्फाच्या डोंगरावर जाऊन रॉप सह घरामध्ये ऑडरी अत्यंत साधेपणाने राहत असे मेकअप बॉक्स तर ती बाजूलाच ठेवून देत असे स्वयंपाक करणे रंगसंगती व स्वाद साधून वैविध्यपूर्ण इटालियन पदार्थ करणे हा तिचा अजून एक छंद होता इटालियन पदार्थ मूळचे शेतकऱ्यांकडून आल्यामुळे ते साधेपण रुचकर असतात फ्रेंच पदार्थासारखी ऐट व कृत्रिमता त्यात नसते असे तिचे मत होते सहजीवनात रॉब तिची निस्वार्थपणे साथ देत होता रॉबी म्हणजे संपूर्ण डच व्यक्तिमत्वाचा होता त्या दोघांना शोध लागला होता की हॉलँडबद्दल त्यांना किती प्रेम आहे व डच भाषा तर जिवाळ्याची भाषा वाटते डच लोक साहसी असतात अजातशत्रू असतात मनाने खंबीर पण उदार असतात से डच कुटुंब ऑड्रीला आदरणीय वाटे त्याचे सालस साधे भाऊ आणि आई. आपले जसे वय होत जाते तसा कुटुंबाचा आधार फार मोलाचा वाटतो असे ऑड्रीचे मत होते ऑड्री रॉबच्या कुटुंबात सहजपणे मिसळून गेली आयुष्यभर ऑडरी तिचा प्रेमाचा वर्षाव सहजपणे व निस्वार्थपणे झेलणाऱ्या पुरुषाचा शोधात होती रॉबमध्ये तिला तिच्या स्वभावात असणारी आध्यात्मिक ओढ सापडली होती पण असा पुरुष तिला आयुष्यात बऱ्याच सुशीरा भेटला जीवनाची क्षणिकता तिच्या लक्षात येत होती परंतु आता ती प्रगल्भ प्रौढा झालेली होती स्वतःला स्वतःमध्येच गुंतवून घ्यायला शिकली होती ऑड्रीला हवे असे शांत जीवन ती जगू लागली होती लोक कधी कधी विचारीत तू कामात इतकी व्यग्र असायचीस आता वेळ कसा घालवतेस ऑड्री सांगे सामान्य माणसाला घरातही वेळ पुरत नाही बाजारात जाणे स्वयंपाक करणे बागकाम करणे फिरणे कधी रॉबी निसर्ग सान्निध्यातील प्रवास करणे माझे पशु पक्षी झाडे फुले यांची काळजी घेणे यात वेळ कसा निघून जातो तेही कळत नाही टोलेशेनाथमधील जीवन अतिशय साधे होते त्यातही काही वरवर क्षुद्र वाटणारे विघ्न आणत होते एकदा एक जुने विलोचे भले मोठे झाड पडले एक आवडता कुत्रा गतप्राण झाला शेजारच्या चा चर्चच्या घंटा त्यांना सोबत करीत तो निनाद त्यांना आवडे पण इमारतीच्या नूतनीकरणामुळे तो बंद पडला या लहान गोष्टीचे वाईट वाटे एकदा लुकाने हसत हसत त्या दोघांची या गोष्टीसाठी टर उडवली होती पण त्यांच्या साध्या आयुष्याचा तो एक भाग होता ऑड्रीच्या उतरणीला लागलेल्या ला वयातही तिच्यात एक बालिश अल्लड अवखळपणाही होता मनात आले की ती जोरदार शॉपिंग करून यायची तिची विनोद तर विलक्षण तीव्र होती मुळात ती हसरीच ऑड्रीला वाटे माझी दोन मुले शॉन व लुका आणि रॉब असे आम्ही एकत्र घरात असलो की मला दुसरे काहीही नको मग माझे घर मला नंदनवन एक पवित्र मंदिर वाटते लहानपणापासूनच मला आयशारामाची श्रीमंत जीवनाची ओढ कधीच नव्हती बहुती सुंदर बाग असलेले एक सुंदर घर फक्त मला हवे होते ते तर आता आहेच मलाही वृद्धत्वाची माझ्या मुलांना मी नकोशी होण्याची भीती कधीतरी भासते कारण प्रेम हा मला माझ्या जीवनातील सर्वात महत्वाचा घटक वाटतो त्याचीच फक्त मी अपेक्षा करते जिवलक मुलांपासून दुरावू नये असे तिला वाटे ऑड्री याबाबतीत मात्र अतिशय भाग्यवान शॉन व लुका या तिच्या दोन्ही मुलांकडून तिला भरभरवून प्रेम मिळाले आपल्या आई आईविषयीचे नितांत प्रेम निष्ठा तिच्या जीवनमूल्यांविषयी अपार श्रद्धा ही ऑड्रीला दैवी देणगी होती अर्थात त्याग व निस्वार्थ बुद्धीने तिने मुलांचे केलेले संगोपन हे कारण तेवढेच सबळ आहे वडील लहानपणी सोडून गेल्यामुळे वडिलांकडून तिला हे हवे असलेले प्रेम मिळाले नव्हते आईच्या विक्टोरियन कडक शिस्तीच्या आड दडलेले प्रेम कधी येलाने व्यक्त केले नाहीत दोन्ही पतींकडून प्रेमाची प्रतारणाच वाटायला आली मग ऑड्रीने आपल्या दोन मुलांवर प्रेमाचा वर्षाव केला भावनिक प्रेमाबरोबरच सांपत्तिक समृद्धी तिने स्वतःच्या हिमतीवर त्यांना बहाल केली स्वकमाईने अमाप धन ती त्यांना नेऊन गेली आणि तिचे दोन्ही पुत्र आपल्या आईचे आजन्म ऋणी राहिले शेवटपर्यंत त्यांनी आपल्या आईला साथ दिली विशेषतः शांचे तर ती दैवतच झाली एका मुलाखतीत तिने सांगितले मी व रॉबी दहा वर्षे एकत्र राहत आहोत आमचा विवाह न होता ते कायद्याचे बंधन नसतानाही आम्ही गुण्या गोविंदाने संसार केला ऑड्रीच्या वयाला साठ वर्षे उलटली होती चित्रपटात काम करणे तिने जवळजवळ थांबवले होते तरीही बालपणापासून कष्टांची सवय असलेल्या ऑड्रीला आता आरामाचे जीवन कंटाळवाने होत होते चित्रपटांची आमंत्रणे अधूनमधून येत होती शेवटी एकोणीसशे नव्वदमध्ये दहा वर्षानंतर तिने ऑलवेज या युनिव्हर्सल कंपनीच्या चित्रपटाचा करार स्वीकारला निर्माता दिग्दर्शक स्पिलबर्ग याची चित्रपट तिला आवडलेले होते यासाठी मायना या पश्चिम अमेरिकेतील भागात चित्रीकरण होणार होते फार दिवस लागणार नव्हते स्पिलबर्गने ऑडरी व मोंटानाच्या पर्वतराजींनी व दाट जंगलांनी वेढलेल्या परिसरात निवासस्थानाची सोय केली होती ऑड्रीला कंटाळवाने वाटू लागलेला जीवनातील हा बदल आवडला त्यानंतर तिचे अत्यंत आवडीचे काम म्हणजे गार्डन्स ऑफ द वर्ल्ड विथ ऑड्री हेपन ही टी व्ही मालिका सुरू केली गुलाबांच्या बागा ट्युलिप्सची फुललेली रंगीत शेते रानातील बागा अशा विविध बागांमध्ये वावरत ऑड्री माहितीपूर्ण निवेदन करीत असे ऑड्री ही अष्टपैलू जातिवंत कलाकार होती जगावेगळी नियतीने तिला बहाल केली होती ती एक चांगली चित्रकारही होती ऑड्रि लाच्या बागेतील बाग बहरलेली दिसे लुकाच्या वेळी दिवस केले असताना तिला जेव्हा पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला होता तेव्हा तिने तिच्या बागेतील फुलांची सुंदर पेंटिंग केलेली होती ती पेंटिंग एखादी सराईत कलाकाराने केल्यासारखी अप्रतिम आहेत भली मोठी बास्केट घेऊन टप्पोऱ्या गुलाबांची फुले तोडून आणणे व घर सुशोभित करणे हा ऑड्रीचा छंद होता ऑड्री हेबनच्या व्यक्तिमत्वाचे अंतर्बाह्य सर्वांगीण सौंदर्य न्याहाळताना रवींद्रनाथ टागोरांची सौंदर्यावरील सुंदर कविता आठवते त्यांच्या ब्युटी या कवितेत ते म्हणतात Beauty is truth's smile when she beholds her own face in a perfect mirror. Beauty is in the ideal of perfect harmony which is in the universal being truth the perfect comprehension of the universal mind.